श्रीधर स्वामी श्रीधरस्वामीकृत श्री विजय, अध्याय दुसरा अवताराची पूर्वतयारी कंसाचा हिंसाचार क्षीरसागरात एका भव्यरत्नमंडपात विशाल अशा सहस्रपणा असणाऱ्या शेषावर विष्णू पहुडलेला होता त्याचे सनातन सर्वांगसुंदर नयन मनोहर चतुर्भुज मकर कुंडलधारी दिव्य पितांबर व माला धारण केलेले कोटी मदनाहून रमणीय रूप पहुन याभिकमलात सनातन रूप प्रकट होता है असे त्याची देवानी स्तुति केली लिए अनेक अवतार रूपे व जगा का उद्धार करना कार्य वर्णन के लिए कृपा पराक्रम दिव्यरूप सर्वव्यापित्व दैत्य संहारकत्व साधू ब्राह्मण वेद व धर्म या रक्षण कार्य विश्व विश्वरक्षण व विश्वाचा उद्धार करना त्याचे सामर्थ्य वर्णन केले। मग पृथ्वी पर चाली दैत्य रूपे राजांची की अनवित दृष्ट कृत्य वर्णन करी गारायणे तवेदन के लिए नारायणा नुषिमुनि ने उद्घोष किया त्राही त्राही भगवन म्हणून आळवणी केली गोरू पृथ्वी हंबरडा फोडून माझा भार हलका कर असे म्हणून विनवण्या करू लागली, त्या त्यावेळी सारे विश्वत जणू स्वराने विष्णूचा धावा करीत होते त्यावेळी देवाना गंभीर अशी दिव्यवाणी ऐकू आली ती ऐकताच देव आनंदाने थरथर कापू लागले त्यांची हृदय उचमळून आली भेऊ नका पृथ्वी देवगणानो चिंता करू नका मी तुमचे गाराणे ऐकले आहे दैत्य माजले आहे त्यांना शासन करण्यासाठी मी लवकरच यदूकुळात पूर्णाशाने अवतार घेणार आहे तुम्हीही यादव वंशात माझ्या बरोबरीने जन्म घ्या उपदेवतानी गोपाल म्हणून जन्म घ्यावा ऋषीनी गाईगुरे व्हावे गोकुळात माझ्या संगतीत राहावे कोणी कोणाचा जन्म घ्यावा ते सांगतो पंडूचे पाच पुत्र म्हणून यम धर्म वायू इंद्र अश्विनी कुमार यांनी यावे बृहस्पती हाच द्रोणाचार्य पार्वती हीच द्रौपदी लक्ष्मी हीच रुक्मिणी शेष हाच संकर्षण अग्निहाच द्रुपदपुत्र तृष्टद्युम्न आणि पुढे वसुदेव देवकी यांचा पुत्र म्हणून मी जन्म घे माझी योग माया शक्तिरूपाने माझ्या आधी जन्म घेईन गोकुळात मी बालपण घालवीन मीच दुष्टांचा नाश करेन तुम्ही या अवतार कार्यात मला सहाय्य करायला या आता निर्भयपणे स्वस्थानी जा पुढच्या तयारीला लागा ही दिव्यवाणी ऐकली देवांचे समाधान झाले सर्वजण स्वर्गलोकात परत आले नंतर ऋषी मुनी व देव आपापल्या स्थानी गेले श्रोते हो यदुवंशात शूरसेनाला वसुदेव हा पुत्र झाला त्या वसुदेवाला जो पुत्र होणार तोच विष्णूचा अवतार याचे ज्ञान देवाना होते त्यांनी आनक व दुधुंबी यांचा मंगलध्वनी केला वसुदेवाला आनंद आनक दुधुंबी असे नाव पडले उग्रसेनाचा भाऊ देवक त्याला देवकी ही जी कन्या होती तिचा विवाह पुढे वसुदेवाशी झाला उग्रसेनाची पत्नी मोठी साध्वी होती तिच्यावर एकदा मोठा दुर्धर प्रसंग ओढवला एका राक्षसाने तिला अचानक पळवले आणि तिच्यावर बलात्कार केला तिने त्याला शाप दिला मला तुझ्यापासून जो पुत्र होईल त्याचा विष्णूच्या हातून घात होईल पुढे तिला मुलगा झाला तोच कंस उग्रसेनेला राज्यभ्रष्ट करून त्याने पुढे मथुरेचे राज्य बळकावले देवकी ही त्याची चुलत बहीण कंस पित्याचा द्वेष करी यादवांचा देशकरी आईला छळी गो ब्राह्मणांना त्रास देई त्याचे देवकीवर मात्र बंधुप्रेम होते तिचा विवाह वसुदेवाशी ठरला तेव्हा त्याला फार आनंद झाला देवकी व वसुदेव ज्या रथात बसून वरातीसह जाणार त्यांचे सारत्य कौश स्वतः करू लागला बहिणीचे कल्याण व्हावे ही त्याची इच्छा होती रथ चालू लागला लोक दाटेवाटीने यात्रेत सामील झाले होते गर्दी फार होती मधुरेतील सर्व मार्ग सुशोभित केले होते सर्वत्र आनंदाचे वातावरण होते तो गंभीर अशी आकाशवाणी झाली कौसा तू ज्या भगिनीची वरात इतक्या थाटात नेत आहेस था त्याच भगिनीच्या आठव्या तु आपत्त्याकडून तुझा मृत्यू होईल हे लक्षात ठेव हो। कंस दचकून स्वस्थ बसला रथ थबकला वरात जागीच थांबली उत्सवाचे वातावरण काळवंडले कंस एकदम उठला त्याने कमर खड़े गुपसले देवकीला मारून टाकले अपने वकट ट अशा विचाराने तो देवकीचा तिथच शेरच्छेद करना होता खड़े उगार देवकी ची वेणी धरून हिसडली देवकी चाने जमीनी पर ओढ़ले वसुदेवा उड़ी मार्ली देवकी भावा हाथापया पड़ू लगली मारू नको मन विनवना करू लगली अरे सारे तटस्थ दारून प्रसंग ओढ़ला उग्रसेन कंसाची निंदा करू लागला वसुदेवाने कंसाचा हात धरून त्याला अडवले स्त्री हत्येचे पाप करू नको म्हणून विनवले कंस ऐकेना जिचे आठवे अपत्य म्हणजे माझे मरण तिला मी आत्ताच मारून टाकतो मुलेच व्हायला नको वसुदेवाने दयायाचना केली देवकीला जी अपत्य होतील ती मी तुझ्या स्वाधीन करीन हिला कशाला मारतोस असे म्हणून कंसाची समजूत काढली भर वरातीत होऊ घातलेले घोर कर्म टळले कंस द्रवला त्याने वसुदेवाला व देवकीला बंदीत टाकले त्यांच्यावर कडक पहारा ठेवला वाजत गाजत वरात निघाली खरी पण देवकी आणि वसुदेव यांचा संसार बंदी खाण्यात सुरू झाला कालांतराने तुरुंग अंगवळणी पडला कलिकाळाने देवकीला पुत्ररत्न झाले वसुदेवाला आनंद झाला पण लगेच हे मूल कंसाला द्यायचे आहे या विचाराने दुःख वाटले देवकी रडू लागली या अर्भकाला आपला भाऊ मारून टाकणार या कल्पनेने तिला ब्रह्मांड आले पण वसुदेवाने मन आवरले अर्भकाला घेऊन तो कंसाकडे गेला त्याचा प्रामाणिकपणा पाहून कंसाचे विचार पालटले तुझे आठवे अपत्य माझा घात करणार आहे मी याला कशाला मारू तू याला परत ने असे म्हणून कंसाने वसुदेवाला परत पाठवले वसुदेव पुत्रासह परत आला त्या दाम्पत्याला नवल वाटले देवकीला रडता रडता हसू आले आपला बाळ वाचला याचा आनंद त्या दोघांना झाला खरा पण तो काही फार काळ टिकला नाही कारण देवांची योजना काही वेगळीच होती नारद कंसाच्या राजसभेत आले स्वागताचा स्वीकार करून म्हणाले कंसा वसुदेवाच्या प्रथम पुत्राला तू मारून टाकलेस ना कंस म्हणाला नाही तो पहिला मुलगा आहे त्याच्यापासून मला काही भय नाही नारद म्हणाला अरे कंसा देवांच्या भाषेचा सा अर्थ सामान्यांना कळत नाही आठवे अपत्य कसे मोजायचे कोणत्याही अपत्याला पहिले समजून कोणतेही अपत्य आठवे ठरू शकते तू शंकेला जागाच ठेवू नको वसुदेवाचा कोणताही पुत्र तुला घातक ठरू शकतो किंवा तू त्या अर्भकाला तात्काळ मारून टाक नारदांचे हे बोलणे मृत्यूला भिणाऱ्या पण दुष्ट अशा कंसाने मनावर घेतले त्याने लगेच आपला विचार बदलला नारद निघून गेल्यावर तो लगेच उठला त्याने स्वतःच बंद स्वतःच बंदी शाळेत गेला पारेकरी दक्ष झाले कंसाबरोबर त्यांचे दोन चार सेवक होतेच दार उघड्याला लावून कंस आत शिरला आणि तरा तरा चालत त्याने देवकीच्या समोर जाऊन तुझा देऊन टाक म्हणून दरडावले मांडीवर निरलेल्या नवजात शिशूला त्याने खसखन उचलले देवकी किंकाळी मारून बेशुद्धच पडली वसुदेव पुढे धावला त्याला कंसाने दूर ढकलले आणि त्या पोराला बाहेर नेऊन एका मोठ्या शेळेवर आपटून ते छिन्न विछिन्न करून टाकले नारदानी असे का सांगितले कंसाचे अपराध पूर्ण झाले पाहिजेत म्हणजेच त्याला मारण्यासाठी विष्णू येईल जेवढ्या बालहत्या त्याच्याकडून होतील तेवढा अवतार लवकर होईल असा देवांचा मानस होता पहिला पुत्र निष्प्राण पडला त्याचबरोबर कंसाच्या पापाचा घडा भरू लागला दिवसामागून दिवस गेले देवकीला एक दोन वर्षांनी पुत्र होत होता पण कंस तो मारून टाकीत होता असे सहा पुत्र कंसाने मारले त्याला भगिनीची दयासुद्धा आली नाही देवकी शोकाकुल होती वसुदेवाचे दुःख मुखे होते कालांतराने देवकीला सातव्यांदा गर्भ राहिला हे अपत्य म्हणजेच भगवंताची योग तिचे वृत्त पुढे ऐका अध्याय दुसरा समाप्त श्रीकृष्णापणमस्तू